पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबड़े रिशावी तू वयाने मोठा नहींस मनाने मे महीनिया की सुटी संपून मी परत दापोली शिकायास गेलो शाला सुरू सुरू जा सप्त जमिनीला मेघ शांतवू लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस व जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुटीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सद्र्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारही होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहितच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षात दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे मफलर नव्हते जाकिटे नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्या खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व वा प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली आंगे स्वच्छ करावयात जणू येत असतो परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपण जडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळशे रोग भाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावले होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावायचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचे वर दापोलीस दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचेऱ्याशिवाय चेनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवयास ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालविण्याची कंट्राटे घेणारे लोक मी पाहिले आहे वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊ मध्ये न खर्चण्याचे मी ठरविले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्यात या खाऊच्या पैशांचा रुपया भर जमला होता गणेश चतुर्थीच धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून असे मी मनात निश्चित केले ध्यावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मत मतजवळ एक रुपया दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई बाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून नेन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी घेऊन गेलो त्याच्या अंगचा कोट शिवायास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे असूंनी नाले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक असुरूच मी त्या कोटावर शिंपडले मी घरी राहण्याचा दिवस निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना भरपूर पूर आलेले असतील पिसईचा पर्या सोंडे घरचा पर्या यांना उतार नसेल आमचे आईक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुखस्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारीत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओड फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावायची व मागे पाऊल टाकावायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयात जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटावयात जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयासारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आकाश गर्जत होते विजा चमचम -चम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होती त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून शाम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरचा पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कढत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीस गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोते रंगीत चित्राचे पुस्तक देना मी गरीब होतो। परंतु परन्तु भावास त्या गाठोड़त कहीं तरी त्यात कोट सापड़ा नवीन कोट तो कोट ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची की फलद्रुप जा शिकवण होती अण्णा हा लहान सा कोट हा नवीन कोट को धाकटा भाऊ कोट घेऊन मजवळ विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अण्णाच्या अंगचा नाही हा मला आणला होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसले आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मुरुजोशांकडे कार्य द्यायचं आहे कापातल्या मुख्याने पाठविला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शून आणला आहे मी म्हटले पैसे रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवळडेस वल वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी कसा विसरेन मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचे खर्चिले नाहीत मी म्हटले मग उधारकाशिवून आणला शाम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणादोन आणे देत असा ते मी जमविले गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमविले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट मी मनात ठरविले की गणपतीला नवीन कोट आणायचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतला खिस्सा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बग पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीगत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आज़त झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट नको पाडू को हाथ फिर बोल हे बोलने होते स्मृति होंकू लोत्तम ने विचार बान उद्या कुंकू लमस्कार कर अंगाल न कोट घ गणपति आनावाय जाहो आई मनाली